उत्तर सर्ग, रामाने सांगितलेली रामा ते इला संबंधीची कथा ऐकून लक्ष्मण आणि भरत अतिशय चकित झाले रामाला हात जोडून त्याने त्या महात्म्या राजाचे पुढे काय झाले ते विस्ताराने सांगण्याविषयी विनंती केली तो राजा स्त्रीच्या दुर्गतीला गेल्यावर कसा वागला आणि पुरुष झाल्यावर तो कसा वागत होता त्यांचे कुतुहलयुक्त विचारणे ऐकून राम त्या राजाची घटना ज जशी घडली ती सांगू लागला पहिल्या महिन्यात तो त्रैलोक्यसुंदरी स्त्री झाला तेव्हा त्याचे ते ते पूर्वीचे ते जे अनुचर होते ते स्त्रिया झाले होते त्यांच्या परिवारात तो राहिला ती कमलररोचना लो लोकसुंदरी त्या वृक्ष झुडपे लता याने भरलेल्या आरण्यात आत शिरून पायी हिंडू लागली सर्व वाहने टाकून देऊन ती इला पर्वतांच्या रांगातील गोहेत रमू लागली आता वन ले ले त्या वनप्रदेशात पर्वताच्या जवळच सुरचिर नावाचे एक सरोवर नाना पक्षाने तो पाण्यात उग्र करीत होता त्याच्यापर्यंत पोहोचणे कठीण होते तो यशवंत इच्छेप्रमाणे कृती करणारा आणि करुणयुक्त अंतकरणाचा होता ती त्याला पाहून चकित होऊन सगळे सरोवर खळबळून टाकू लागले लक्ष्मणा तिच्या साह्याला पूर्वी पुरुष असलेल्या स्त्रिया होत्या तिला पाहताच बुध कामशाच्या आधीन झाला त्यावेळी स्वतःचे मन त्याच्या ताब्यात नाही आणि तो पाण्यातच कापू लागला त्रैलोक्यातल्या कोणाही स्त्रीहून अधिक, अधिक सुंदर अशा इलेकडे पाहत असता ही देवतेहून अधिक सुंदर दिसणारे कोण बरे आहे असे त्याचे चित्त तिच्याकडे लागले देवस्त्रिया नागस्त्रिया असुरस्त्रिया किंवा अप्सरा अशा कोणतही इतके सौंदर्य असणारी कोणी मी पाहिली नाही जर तिचा दुसऱ्याशी विवाह झाला नसेल तर ही मला शोभण्याजोगी होईल असे मनात आणून तो पाण्यातून तीरावर गेला आश्रमाकडे जाऊन त्या धर्मात्म्याने त्या उत्कृष्ट स्त्रियाला हाक मारली त्यांनी येऊन त्याला वंदन केले त्या धर्मात्म्याने त्यांना ही लोकसुंदरी कोणाची कोण येथे कशासाठी आली हे सर्व मला सांगा वेळ लावू नका असे विचारले त्याचे मधुर शब्दाने प्रगट झालेले मधुर आणि शुभ बोलणे ऐकून त्या स्त्रिया गोडवाणीने बोलल्या ही सुंदरी सर्वदा आमची प्रमुख होणार नाही हिला पती नाही ती अरण्यामध्ये आमच्यासह फिरत असते त्या स्त्रियांचे ते सुस्पष्ट बोलणे ऐकून त्या द्विजाने पुण्यमयी आवर्तन विद्येचे आवर्तन केले त्या राजाची सारी वस्तुस्थिती जशीच्या तशी समजल्यावर तो मुनी श्रेष्ठ त्या सर्व स्त्रियांना म्हणाला या पर्वताच्या तटावर किमपुरुषी होऊन रहा? या पर्वतावर तुमच्या राहण्याकरता सत्वर निवासस्थान बनवा मुळे फळे पाने यावर सदो आपला निर्वाह चालवा आणि किमपुरुष नावाचे पती प्राप्त करून घ्या सोमपुत्राचे ते बोलणे ऐकून त्या स्त्रिया किमपुरुषी बनल्या आणि पुष्कळ संख्येने असणाऱ्या त्या स्त्रिया पर्वताच्या आश्रयाने राहिल्या उत्तरकांडा अठायासर्ग समाप्त